वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग सहेचाळीसावर उलटून जाताच लक्ष्मण उदासमानाने आणि सुकल्या मुखाने और सुमंत्राला होणारा सारथे आपल्या उत्तम रथाला वेगाने जाणारे घोडे झुंप आणि राजाज्ञाने त्यात सीतेकरता उत्कृष्ट आसन मांड राजाज्ञाने सीतेला पुण्यकर्मी ऋषींच्या आश्रमाकडे घेऊन जाणार आहे त्वरित रथ आणतो असे म्हणून श्रेष्ठ घोडे झुंपलेला उत्कृष्ट दिसणारा रथ त्याने त्यात सुखाने पडण्यासारखी शय्या पसरली होती तो आणून मित्रांचा मान वाढवणाऱ्या लक्ष्मणाला तो म्हणाला हा मी रथ आणलाय जे काही करायचं असेल ते प्रभू तुम्ही करावे सुमंत लक्ष्मणा तेव्हा लक्ष्मण राजभवनात प्रवेश करून सीतेला भेटला आणि तो नरश्रेष्ठ तिला म्हणाला तू प्रभू नृपतीपाशी वराची याचना केली होती आणि राजाने तुला वचन दिले होते ना म्हणून राजाने मला तुला आश्रमाकडे नेण्याची आज्ञा दिली आहे आपल्या राजाच्या आज्ञेने देवी मी तुला ऋषींच्या शुभ आश्रमाकडे मुनी राहत असलेल्या अरण्यात लगेच घेऊन जाणार आहे महात्मा लक्ष्मण असे म्हणाला तेव्हा वैद्यला हर्ष झाला तिला आपण जायचे याचा आनंद होऊन तिने बहुमोल वस्त्र आणि विविध रत्न घेतली आणि ती निघाली ही भूषणे मी मुनींच्या पत्न्यांना देणार आहे ही बहुमोल वस्त्रे आणि विविध प्रकारची संपत्ती मी ऋषींच्या पत्न्यांना देणार आहे असे ती म्हणाली सौमित्री ठीक आहे असे म्हणाला आणि मैथिलेला रथात चढ रामाच्या आज्ञा लक्षात आणून त्वरेने जाणाऱ्या घोड्यांच्या रथातून तो, रथा तो निघाला त्यावेळी सीता लक्ष्मी संपन्न लक्ष्मणाला म्हणाली लक्ष्मणा मला अशुभचिन्हे फार दिसत आहेत माझा डोळा रवत आणि माझे अवयव कंप पावत लक्ष्मणा माझ्या हृदयात अस्वस्थता वाटत आहे औत्सुकी कमालीचे वाढले आणि मनाला अतिशय उदास वाटत आहे दीर्घलोचन दीर्घ लोचन, लोचन लक्ष्मणा पृथ्वी मला शून्यशी भासत आहे बंधूप्रेमी लक्ष्मणा तुझ्या भ्राताचे कुशल असेल ना माझ्या सर्व सासवांचे आणि देशात सर्व प्राण्यांचे कुशल तर असेल ना अशा रीतीने सीतेने हात जोडून देवतेकडे कुशलाची याचना केली तिचा आशा ऐकून लक्ष्मणाने मैथिलीला मस्तक लावून वंदन केले आणि वर हर्ष दाखवून पण आत सुकलेल्या अंतकरणाने तो कुशल आहे असे म्हणाले मग गोमती नदीच्या तीरावरच्या आश्रमात मुक्काम करून सकाळी पुन्हा उठून सौमित्रीडूनंकराने पाणी धारण केले होते तसे मी ते मस्तकार केले तेव्हा सारथ्याने घोड्याना चारून त्या मनोवेगी घोड्याना रथाला झुंपले आणि तो हात जोडून वैदेहीला म्हणाला चढ सारथ्याने सांगताच ती त्या श्रेष्ठ रथात चढून बसली सौमित्र आणि श्रीमान सारथी यांच्यासह विशाल नशीने गेल्या सन्निध गेली मग अर्धा दिवस गेल्यावर भागीरचा जलप्रवाह पाहून लक्ष्मण मोठ्याने गळाकडून रडू लागला लक्ष्मण असा शोकार झालेला पाहून मोठ्या कष्टाने स्वतःला आवरून धर्मज्ञ सीता त्याला म्हणाली तू का रडत आहेस तीरावर येण्याची माझी फार दिवसांची इच्छा होती मग लक्ष्मणा अशा आनंदाच्या क्षणी तू मला विषाद उत्पन्न करीत आहेस पुरुष श्रेष्ठा तू नित्य रामाच्या संधीस राहणारा त्याचा दोन रात्री वियोग झाल्यामुळे का तू शोक करीत आहेस लक्ष्मणा राम मला सुद्धा प्राणाहुनी प्रिय पण मी असा शोक नाही करीत असा लहान मुलासारखा होऊ नकोस मला गंगेवरून पलीकडे घेऊन जाऊन तापस लोकांचे दर्शन घडव मग मी मुनीना वस्त्रे आणि भूषणे देईन त्या महर्षींना योग्य प्रकारे अभिवादन करून आणि एक रात्र तेथे राहून आपण आपल्या पुरीकडे पुन्हा परत जाऊ माझे सुद्धा मन कमनोचन सिंहासारख्या छातीच्या कृषी उदराच्या रमवणाऱ्या श्रेष्ठ अशा रामाला ओघायला उत्सुक आहे तिथे बोलणे लक्ष्मणाने आपले सुंदर डोळे पुसले आणि त्या शत्रुदमनाने शत्रु नाविकांना हात मारून बोलावले नाविक लोक आले आणि हि नाव सज्ज आहे असे हात म्हणाले गंगा पार करण्याची इच्छा करून लक्ष्मण त्या सुंदर नावे चढल्या सह लक्ष्मणाने गंगा पार केली उत्तरकांडाचा सेहेचाळीसावा सर्व समा